अध्याय नववा विश्वरूपाचा वध वृत्रासराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषीकडे जाणे श्री शुकाचार्य म्हणाले परीक्षिता आम्ही असे ऐकले आहे की विश्वरूपाला तीन मस्तके होती तो एका तोंडाने सोमरस दुसऱ्याने मद्य आणि तिसऱ्याने अन्नग्रहण करीत असे त्वष्टा इत्यादी बारा आदित्य त्याचे वडील होते म्हणून तो यज्ञाचे वेळी प्रत्यक्षात उंच स्वराने नम्रतापूर्वक देवांना आहुती देत असे त्याचबरोबर तो अप्रत्यक्षपणे असुरांना सुद्धा आहुती देत असे त्याची आई असुर असल्यामुळे मातृस्नेहामुळे तो असुरांना यज्ञभाग देत देवराज इंद्राने पाहिले की तो अशा रीतीन देवांचा अपराध आणि धर्माच्या आड लपून राहून कपट करीत आह त्यामुळे इंद्र भयभीत झाला आणि रागा, रागा त्याने वेगाने त्याची तिन्ही मस्तके तोडली विश्वरूपाचे सोमरस पिणारे मस्तक चातक सुरापान करणारे मस्तक चिमणा आणि अन्न खाणारे कवडा झाले इंद्र ब्रह्महत्येचे ते पाप जरी दूर करू शकत होता तरी त्याने त्याचा उंजळीने स्वीकार केला आणि एक वर्षपर्यंत त्यातून सुटण्याचा काहीही उपाय केला नाही त्यानंतर सर्वांच्या समोर आपण शुद्ध होण्यासाठी ते पाप चार भागात वाटून पृथ्वी जल वृक्ष आणि स्त्रियांना दिले तो चौथा भाग स्वीकारताना पृथ्वीन त्याच्या बदल्यात हा वर मागून घेतला की जेथे कुठे खड्डा असेल तो योग्य वेळी आपोआप भरला जावा तीच ब्रह्महत्या कुठे कुठे ओसाड जमिनीच्या रुपाने दृष्टीस पडते दुसरा चतुर्थंश वृक्षांनी घेतला त्या त्यांनी हा वर मिळवला की एखादा भाग तोडला गेल्यानंतर तो पुन्हा भरून यावा अजूनही त्यांच्यात चिकाच्या रुपाने ब्रम्हहत्या दृष्टीस पडते नेहमी कामोत्पत्ती होण्याचा वर मिळवून स्त्रियांनी ब्रम्हत्येचा तिसरा भाग स्वीकारला त्यांची ब्रम्हहत्या प्रत्येक महिन्यात रजस्त्रावाच्या रुपाने दृष्टीस पडत उपयोग करीत राहिल्यानंतरही झरे इत्यादींच्या रुपाने वाढच व्हावी हा वर मिळवून पाण्याने ब्रम्हहत्येचा चौथा भाग स्वीकारला फेस बुडबुड़ इत्यादी रुपांनी तीच ब्रम्हत्या पाण्यावर दृष्टीस पडते म्हणून माणूस ति बाजूला सारून पाणी उपयोगात आणतो विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्याचा पिता त्वष्टा हे इंद्र शत्रू तू मोठा हो आणि लवकरच आपल्या शत्रूला मारून टाक या मंत्राने इंद्राला शत्रू उत्पन्न करण्यासाठी हवन करू लागला यज्ञ पूर्ण होताच अन्वाहार्य पचन अग्नीतून एक मोठा भयानक पुरुष प्रकट झाला तो सर्व लोकांचा नाश करण्यासाठी प्रलयकालीन विक्र काळच प्रकट झाला आहे असे वाटत होता दररोज त्याचे शरीर सर्व बाजूंनी बाणाएवढी वाढत असे तो जळलेल्या पाहण्याप्रमाणे काळाकुट्ट होता संध्याकाळच्या ढगांप्रमाणे त्याची कांती होती त्याच्या डोक्यावरील केस आणि दाढी मिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल रंगाच्या तसेच डोळेमाध्यान्नीच्या सुर्याप्रमाणे प्रखर होते तीन पात्यांच्या चमकणारा त्रिशूळ घेऊन जेव्हा तो नाचत ओरडत आणि उड्या मारीत असे तेव्हा पृथ्वीचा थरकाप होऊन जाईल आणि असे वाटत असे की त्या त्रिशूळावर त्याने अंतरिक्षाला झेलले आहे तो वारंवार जांभळी देत असे त्यामुळे जेव्हा त्याचे गुहेसारखे खोल विक्राळ दाढा असलेले प्रचंड तोंड उघडले जाईल तेव्हा असे वाटत असे की तो सर्व आकाश पिऊन टाकेल जिभेने सर्व नक्षत्रे चाटून घेईल आणि तिन्ही लोक गळून टाकेल त्याचे भयानक रुप पाहून सर्व लोक घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले त्वष्ट्याच्या तमोगुणी मुलाने सर्व लोक व्यापले होते म्हणून त्या पापी आणि अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव वृत्र असे पडले मोठमोठव हो आपापल्या अनुयायांसह हो, एकाचवेळी त्याच्यावर तुटून पडले आणि आपापल्या दिव्य शस्त्रास्त्रांनी त्याच्यावर प्रहार करू परु लागल परंतु वृत्रासनाने ती सर्व गिळून टाकली तेव्हा चकित आणि निश्चित झालेले ते सर्वजन उदास झाले आणि एकाग्र चित्ताने आपल्या हृदयात विराजमान असलेल्या आदिपुरुष नारायणांची स्तुती करू लागले देव म्हणाले वायू आकाश अग्नी जल आणि पृथ्वी ही पाच महाभूते यांच्यापासून तयार झालेले तिन्ही लोक त्यांचे अधिपती ब्रह्मदेव इत्यादी आम्ही सर्व देव ज्या काळाला घेऊन त्याला पूजासामग्री अर्पण करतो तो काळ ज्या भगवंतांना घाबरतो ते भगवानच आमचे रक्षण करते आहे प्रभो आपल्याला कशाचही आश्चर्य वाटत नाही आपण आपल्या स्वरूपाच्या साक्षातकारानेच सर्वथा पूर्ण काम सम आणि शांत आहात जो आपल्याला सोडून दुसऱ्या कोणाला शरण जातो तो मूर्ख कुत्र्याचे शेपूट धरून समुद्र पार करू इच्छितो मागील कल्पाच्या शेवटी वैवस्वत मनू ज्यांच्या विशाल शिंगाला रूप नाव बांधून सहजपणेच प्रलयकालीन संकटातून वाचला तेच मत्स्यभगवान आम्हा शरणागतांना पृत्रासुराने आणलेल्या दुस्तर भयापासून अवश्य वाचवतील प्राचीन काळी वाऱ्याचा प्रचंड झंझावाताने उठलेल्या उत्तुंग लाटांच्या गर्जनांमुळे ब्रम्हदेव भगवंतांच्या नाभिकमळातून भयंकर प्रलयकालीन पाण्यामध्ये पडला होता तो त्यावेळी जरी असहाय्य होता तरी ज्यांच्या कृपेने त्या संकटातून वाचला तेज भगवान आम्हाला या संकटातून वाचवत अद्वितीय असूनसुद्धा त्यास प्रभूंनी आपल्या मायेने आम्हाला उत्पन्न केले आणि त्यांच्याच कृपेने आम्ही विश्व चालवीत आहोत ते जरी आमच्यासमोर सर्व प्रकारच्या लीला करीत आहेत तरीसुद्धा आम्ही स्वतःला ईश्वर मानित असल्यामुळे आम्ही त्यांचे स्वरूप पाहू शकत नाही देव आपल्या शत्रूंपासून फार दुःखी झाले आहेत असे पाहून वास्तविक निर्विकार असूनही ते आपल्या मायेने देव ऋषी पशुपक्षी किंवा मनुष्य इत्यादी युनीमधे अवतार घेतात आणि युगायुगात आपलेपणाने आमचे रक्षण करतात तेच सर्वांचे आत्मा आणि परम आराध्यव ते आहेत तेच प्रकृतीपुरुषारुपाने विश्वाचे कारण आहेत ते विश्वापासून वेगळे आहेत आणि विश्वरूपही आहेत आमी सर्वजण त्याच शरणागत वत्सल भगवान श्रीहरींना शरण जात आहोत तेज प्रभु निजजन अशा आम्हा देवदांचे कल्याण करतील श्री शुकदेव म्हणतात महाराज देवांनी जेव्हा अशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली तेव्हा स्वत शंख चक्र गदा पद्मधारी भगवान पश्चिमेकडे त्यांच्यासमोर प्रकट झाले भगवंतांचे नेत्र शरद ऋतूतील कमळाप्रमाणे शोभत होते त्यांच्याबरोबर त्यांचे सोळा पार्षद त्यांच्या सेवेत व्यग्र होते श्री वच्छ चिन्ह आणि कौस्तुभमणी सोडल्यास ते सर्वजण भगवंतांच्या साखेच दिसत होते परीक्षिता भगवंतांचे दर्शन होताच आनंदमग्न झालेल्या देवांनी जमिनीवर साष्टांग दंडवत घातले आणि नंतर हळूहळू उठून ते भगवंतांची स्तुती करू लागले देव म्हणाले भगवंत स्वर्ग इत्यादी देण्याची यज्ञाची शक्ती आणि त्यांचा फळांचा समय निश्चित करणारे काळही आपणच आहात यज्ञात विघ्न निर्माण करणाऱ्या दैत्यांना आपण चक्राने छिन्न विच्छिन्न करून टाकता आपली नावेही अनंत आहेत आम्ही आपणास वारंवार नमस्कार करीत आहोत हे विधाता सत्व रज तम या तीन गुणांनुसार ज्या उत्तम मध्यम आणि निकृष्ट गती प्राप्त होतात त्यांचे नियमन करणारे आपणच आहात आपल्या परमपदाचे वास्तविक स्वरूप या कार्यरूप जगातील कोणताही आधुनिक प्राणी जाणू शकत नाही भगवंत नारायण वासुदेव आदीपुरुष आणि महापुरुष आपण आहात आपला महिमा अमर्याद आहे आपण परम मंगलमय परमकल्याण स्वरूप आणि परमदयाळू आहात आपणच साऱ्या जगाचे आधार तसेच अद्वितीय आहात केवळ आपणच साऱ्या जगाचे स्वामी आहात आपण सर्वेश्वर असून लक्ष्मीपती आहात प्रभो परमहोस परिव्राजक योगी जेव्हा आत्मसंयम रूप समाधीने चांगल्या तऱ्हेने आपले चिंतन करतात तेव्हा त्यांच्या शुद्ध हृदयामध्ये परमहंसाचा वास्तविक धर्म असणाऱ्या भगवतभजनाचा उदय होतो त्यामुळे त्यांच्या हृदयातील अज्ञान रूप दार उघडले जाते आणि त्यांच्या आत्म्यामध्ये आपण आत्मानंद रुपात प्रकट होता अशा आपण आम्ही नमस्कार करीत आहोत आपल्या लिलेचे रहस्य जाणणे कठीण आहे कारण आपण कोणत्याही आश्रयाविना आणि शरीराशिवाय तसेच आमच्या शिवाय निर्गुण आणि निर्विकार असूनही या सगुण जगाची उत्पत्ती रक्षण आणि संहार करता ही गोष्ट नीटपणे आमच्या लक्षात येत नाही की या सृष्टीत देवदत्तासारख्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे उत्पन्न होऊन आपण कर्मांच्या आधीन होऊन आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे फळ भोगता की आत्माराम शांत स्वभावायुक्त आणि सर्वांना समदृष्टीने पाहणारे होऊन साक्षी भावाने राहता आपल्यामध्ये या दोन्ही गोष्टी असल्या तरी काही विरोध येत नाही कारण आपण स्वतः भगवान आहात आपले गुण अगणित आहेत आपला महिमा आघाध आहे आणि आपण सर्व आहात आधुनिक लोक अनेक प्रकारचे विकल्प वितर्क विचार खोटी प्रमाणे आणि कुतर्काने भरलेल्या शास्त्रांचे अध्ययन करून आपले हृदय दूषित करून घेतात आणि याचमुळे ते दुराग्रही बनतात त्यांच्या वादविवादात पडण्यात आपण सवडही नाही आपले खरे स्वरुप सर्व मायामय पदार्थांच्या पलीकडचे विशुद्ध आहे जेव्हा आपण त्यातच आपल्या मायेला झाकून ठेवता तेव्हा कोणती गोष्ट आपल्या बाबतीत अशक्य आहे कारण आपल्यामध्ये कर्तृत्व भोक्तृत्वही नाही आणि उदासीनताही नाही आपण दोहनहून विलक्षण आणि अनिर्वचनीय आहात जसे एकच दोरीचा तुकडा भ्रम झालेल्या पुरुषाला साप इत्यादी रूपात दिसतो परंतु जाणकाराला मात्र दोरीच्या रूपात तसेच आपणही अज्ञानी लोकांना कर्ता भोगता इत्यादी अनेक रुपात दिसता आणि ज्ञानीपुरुषाला मात्र शुद्ध सच्चितानंद स्वरुपात कारण आपण सर्वांच्या बुद्धीनुसार रुप धारण करता आपणच सर्व वस्तूंमध्ये त्या वस्तूंच्या रूपाने राहता आपणच सर्वांचे स्वामी आहात आणि संपूर्ण जगाचे कारण असलेले ब्रह्मदेव प्रकृती इत्यादींचेही कारण आहात आपण सर्वांचे अंतरयामी अंतरात्मा आहात म्हणून जगातील सर्व गुण दिसता आणि श्रुतींनी मात्र सर्व पदार्थांचा निषेध करून फक्त आपल्यालाच शिल्लक ठेवले आहे हे मधुसूदना आपला महिमा अमृतमय रसाचा समुद्र आहे त्यातील लहानशा थेंबाचाही केवळ एकवेळ एक स्वात चाखल्याने हृदयात परमानंदाची निरंतर धारा वाहू लागते त्यामुळे इहपर लोकांच्या विषयभोगांच्या सुखाचा आभास विसरले आहेत अशा सर्व प्राण्यांचे प्रिय सुहृद आणि सर्वात्मा असणाऱ्या आपणा परमात्म्यामध्ये जे आपले मन निरंतर लावून ठेवून आपल्या चिंतनाचे सुख लुटतात ते आपले अनन्य परम परमभक्तच आपल्या स्वार्थात निपुण आहेत तेच भक्तजन आपल्या चरणकमलाच्या सेवनाचा त्याग करीत नाहीत कारण त्यामुळेच त्यांना या जन्ममरणरूप संसारात परत यावे लागत नाही प्रभू आपण त्रैलोक आत्मा आणि आश्रय आहात आपण आपल्या तीन पावलांनी सर्व जग व्यापले होते आणि आपणच तिन्ही लोकांचे संचालक आहात आपला महिमा त्रैलोक्याचे मन हरण करतो दैत्य दानव आणि असुर या आपल्याच विभूती आहेत यात संशय नाही परंतु आताची वेळ ही त्यांच्या उन्नतीची नाही असा विचार करून आपण आपल्या योगमायेने देव मनुष्य पशु नृसिंह मत्स्य इत्यादी जलचरांच्या रुपात अवतार घेऊन त्यांच्या अपराधानुसार त्यांना दंड देता हे दंडधारी प्रभू आपणास योग्य वाटत असेल तर आपण त्या प्रमाणे या वृत्रासुराचाही नाश करा हे भगवन आपण आमचे पिता पितामह सर्व काही आहात आणि आम्ही आपलेच असून नेहमी आपल्यासमोर आमचे मस्तक लवित लव आहोत आपल्या चरणकमलांचे ध्यान करता करता आमचे हृदय त्याच प्रेमबंधनात बांधले गेले आहे आपण आमच्यासमोर आपल्या दिव्य गुणांनी युक्त सुगुण रूप प्रकट करून आम्हाला आपलेसे केले आहे म्हणून हे प्रभू आम्ही आपणास अशी प्रार्थना करीत आहोत की आपण आपल्या दयार्द्र विमल सुंदर आणि शीतल हास्ययुक्त अंतकरणाने तसेच आपल्या मुखारबिंदातून बाहेर पडणाऱ्या मनोहर वाणीरुप सुमधुर अमृतबिंदूंनी आमच्या हृदयाचा ताप शांत करावा आमची आंतरिक ज्वाला भिजवावी प्रभू जशा अग्नीच्या अंशभूत असणाऱ्या ठेणग्या अग्नीला प्रकाशित करण्यास असमर्थ असतात त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमचा कोणताही स्वार्थ परमार्थ आपल्यापुढे निवेदन करण्यास असमर्थ आहोत आपणास आम्ही सांगावयाचे तरी काय म्हणा कारण आपण दिव्य मायेने संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्याची लिला करीत आहात तसेच सर्व जीवांच्या अंतकरणामध्ये आणि बाहेरही ब्रह्म प्रधान आणि अंतरयामीच्या रुपात विराजमान असता जगातील देश काल शरीर आणि अवस्था यांचे उपादान कारण आणि कार्यरुपामध्ये आपणच असता आपण सर्व वृत्तींचे साक्षी आहात आपण आकाशाप्रमाणे सगळीकडे आहात निर्लिप्त आहात आपण स्वतः परब्रह्म परमात्मा आहात म्हणून आम्ही ज्या इच्छेने येथे आलो आहोत ती स्वतःच जाणून पूर्ण करा आपण अचिंत्य ऐश्वर संपन्न आणि जगाचे परमगुरू आहात आम्ही विविध पापांचे फळ असणाऱ्या रूप संसाराचे कष्ट दूर करणाऱ्या आपल्या चरणकमलाच्या आश्रयाला आलो हो। आहोत हे सर्व शक्तिमान श्रीकृष्णा वृत्रासुराने आमचा प्रभाव आणि शस्त्रास्त्रे गुळून टाकली आह आणि आता तो तिन्ही लोकांना ग्रासू लागला आह आपण त्याला मारून टाकाव ह प्रभू आपण शुद्ध स्वरूप हृदयस्थित सर्वांचे साक्षी अनादी आणि उज्ज्वल कीर्तीसंपन्न आहात संत लोक आपल्याच आश्रयाला येतात संसाराचे वाट स्वरूप जेव्हा फिरत फिरत आपल्याला शरण येतात तेव्हा शेवटी आपणच त्यांना परमानंद रूप इष्टफळ देता आणि त्यांचे कष्ट नाहीसे करता हे कृष्णा आम्ही आपल्याला नमस्कार करतो श्री शुक्रदेव म्हणाले परीक्षिता जेव्हा देवांनी मोठ्या आदराने अशा प्रकारे भगवंतांचे स्तवन केले तेव्हा आपली ती स्तुती ऐकून अतिशय प्रसन्न होऊन भगवान त्यांना म्हणू लागले श्रेष्ठ देवांनो तुम्ही स्तुतीयुक्त ज्ञानाने माझी उपासना केली आहे यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे या स्तुतीमुळे जीवांना आपल्या खऱ्या स्वरूपाची स्मृती आणि माझी भक्ती प्राप्त होते हे श्रेष्ठ देवांनो मी प्रसन्न झाल्यावर कोणती वस्तू दुर्मिळ आहे तरीपण माझे अनन्य अनन्यप्रेमी तत्वबेते भक्त माझ्यापासून माझ्या व्यतिरिक्त आणखी कशाचीच इच्छा करीत नाहीत जगातील विषयांना सत्यमानणारा अज्ञानी मनुष्य आपले खरे कल्याण जाणत नाही तसेच जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला विषयच देतो तो सुद्धा अज्ञानीच होय जसे रोग्याची इच्छा असूनही चांगला वैद्य त्याला कुपथ्य करू देत नाही तसाच जीवाचे अत्यंतिक कल्याण जाणणारा विद्वान अज्ञानी लोकांना कर्मांचा उपदेश करीत नाही हे इंद्रा तुझे कल्याण असो आता उशीर करू नको ऋषी श्रेष्ठ दधीची यांच्याकडे जा त्यांचे जे शरीर उपासना व्रत आणि तपश्चर्यामुळे अत्यंत बलवान झाले आहे ते त्यांच्याकडून मागून घे दधीची ऋषींना शुद्ध ब्रह्माचे ज्ञान आहे अश्विनी घोड्याच्या डोक्याने उपदेश केल्या त्यांचे एक नाव अश्वशीर असेही आहे त्यांनी उपदेश केलेल्या आत्मविद्येच्या प्रभावानेच दोन्ही अश्विनी कुमार अमर झाले अथर्व वेदी दधीची ऋषींनी सर्वप्रथम माझ्या स्वरूपभूत अभेद्य नारायण कवचा उपदेश केला होता त्वष्ट्याने तोच विश्वरूपाला आणि विश्वरूपाने तुला केला दधीची ऋषी धर्माचे श्रेष्ठ जाणकार आहे ते तुम्हाला अश्विनी कुमारांच्या आपले शरीर अवश्य देतील त्यानंतर विश्वकर्म्याकडून त्या, विश्व त्या अंगापासून एक श्रेष्ठ आयुध तयार कर नंतर माझ्या शक्तीने युक्त होऊन तू त्याच शस्त्राने वृत्रासुराचे मस्त उडो वृत्रासूर मेल्यानंतर तुम्हाला पुन्हा तेज शस्त्रास्त्रे आणि सर्व संपत्ती प्राप्त होईल तुमचे कल्याण होईल कारण मला शरण आलेल्यांना कोणीही मारू शकत नाही अध्याय नववा समाप्त